पुस्तक साने गुरुजींचा गोड गोष्टी भाग सात बेबी सरोजा लेखक साने गुरुजी, वाचक विद्या पाटील प्रकरण पहिले रामराव त्या गावाचे नाव शिवतर असे होते फार सनातनी व सोळे गाव शिवतर शब्दाचा अर्थ कल्याणकारक परंतु ज्या गावात शिवाशिवी हाच धर्म त्या गावात कल्याण कुठून येणार शिवतर गावात सदैव बांडणे रोज कटकटी व वा वाऱ्या पोलिसांना हे गाव फार आवडे वकिलांना फार आवडे गाव गावगुंड्यांना फार आवडे हा कोणाचा मोठा वाडा हा वाडा रामरावांचा श्रीमंत आहेत वाटते जमीनदार आहेत वाटते वाड्यावरून तसे वाटले तरी रामराव फार श्रीमंत नाहीत गरीबी आता त्यांना आली आहे परंतु पूर्वीचा मोठा वाडा अद्याप उभा आहे पूर्वीचे मोठे नाव अद्याप ऐकू येते रामरावांना एक मुलगी होती तिचे नाव प्रेमा प्रेमाला बरोबर घेऊन ती शेतावर जात तिला बरोबर घेऊन फिरायला जात प्रेमाशिवाय त्यांना चैन पडत नसे त्या प्रचंड वाड्यात फार माणसे नव्हती रामराव त्यांची पत्नी सगुणाबाई व ही मुलगी प्रेमा एखाद दुसरा गडी असे तो प्रचंड वाडा त्यांना खायला येई साऱ्या वाड्याचा केर काढणेही कठीण मुख्य दिवाणखाण्यात बैठक होती काही हंड्या होत्या काही मोठे चित्रे होती परंतु त्या दिवाणखाण्यात रामराव फारसे बसत नसत रामरावांना गरीबांची आस्था असे ते दुसऱ्याला मदत करायला सदैव तयार असत एकदा एका शेतकऱ्याची गाडी चिखल्यात फसली रामराव जात होते त्यांनी चिखल्यात उतरून गाडीवर काढायला मदत केली त्यांचा तो स्वभावच होता त्यांची एक मोठी आमराई होती परंतु रामराव आंबे कधी विकीत नसत शेतकऱ्यांना हरिजनांना गोरगरीबांना ते वाटीत गावच्या शाळेतील मुलांना वाटीत कधी सर्व गावाला आम्रसाचे जेवण देत त्यांना भजनाचा नाद असे भजन कोठेही असो ते जायचे त्यांना त्यात ते कमीपणा वाटत नसे परमेश्वराचे नाव कोठेही ऐकावे देवासमोर कोठेही लवावे असे ते म्हणत त्यांनी प्रेमाला कितीतरी अभंग गाणी शिकवली होती प्रेमाला ते उठवायचे व मांडीजवळ घेऊन तिला शिकवायचे प्रेमा ही गोड आवाजात म्हणायची आपण एकदा यात्रेला जाऊ सगुणाबाई एके दिवशी म्हणाल्या इतक्यात नको रामराव म्हणाले मग कधी जायचे परतीची स्वस्त तिकडे निघाली आहेत म्हणे आपल्या गावची पुष्कळ मंडळी जाणार आहेत आपणही जावे आपण जाऊ कधीतरी परंतु अशा गाईत नको आपली प्रेमा मोठी होऊन तिचे लग्न होऊन ती एकदा सासरी गेली म्हणजे मग आपण यात्रेला जाऊ संसाराची यात्रा संपत आली की देवाच्या यात्रेस निघावे नाहीतर यात्रा करून यायचे आणि पुन्हा माया मोहात पडायचे ते बरे नाही कधी करणार प्रेमाचे लग्न घाई काय आहे जरा होऊ दे मोठी लहान वयात नको संसार आज कुठे गेली आहे ही प्रेमा दिसत नाही मगापासून गेली असेल मैत्रिणीकडे त्या शंभूरानांकडे नाही ना गेली का बरे शंभू नानाकडे प्रेमानं ना गेलेली बरी त्यांचा मुलगा आहे ना त्याच्याविषयी लोक नाना गोष्टी सांगतात लोकांना त्यांच्या श्रीमंतीचा मत्सर वाटतो श्रीमंत म्हटलं म्हणजे दुर्गुण व व्यसनी असायचाच असे भिकाऱ्यांना वाटते उगीच कंड्या उठवतात परंतु प्रेमाने तिकडे जाऊ नये असे मला वाटते शंभू नाना तर प्रेमाला सून करून घेऊ असे थट्टेरे म्हणत असतात प्रेमा एखाद्या दरिद्राला देईन परंतु शंभू नानाकडे देणार नाही काय चटायची ती श्रीमंती असे म्हणून रामराव उठून दिवाण गेले तो प्रेमात येते होती काय ग प्रेमा तू बाहेरना गेली होतीस नाही मीतेस तेच होते एवढ्या दिवाणखाड्यात एकटीच बसली होतीस तुला भीती नाही वाटत बाबा आपला दिवाणखाना रिकामा असतो आणि महारांच्या मुलांना शाळा नाही आपल्या दिवाणखान्यात त्यांची शाळा भरली म्हणून काय झाले मग दिवाणखाड्याची भीती वाटणार नाही भरलेला राहील प्रेमा आपल्यावर लोक बहिष्कार घालतील परंतु महार आपल्या बाजूला येतील घाई करून चालणार नाही हळूहळू सुधारणा होईल बाबा तुमच्या त्या विवेकानंदांच्या पत्रात त्यांनी किती जळजळीत लिहिले आहे विवेकानंदांना का धर्म कळत नाही आणि गावातल्या या शिष्टांना का कळतो प्रेमा तू लहान आहेस मी नाही लहान चौदा वर्षाची झाले तरी का लहान मग करून टाकू लग्न लग्नाला अद्याप मी लहान आहे अगं आठव्या वर्षी लग्न करावे परंतु मोतीलाल नेहरू म्हणाले विसाव्या वर्षी करावे कोठे ग त्यांचे भाषण झाले होते नवा आले होते मी नव्हते का वाचून दाखविले आई आईसुद्धा होती ऐकायला आई म्हणाली ईश्य माझ्या मा सारे लक्षात आहे लग्नाच्या गोष्टी मुलींच्या ध्यानात राहणारच बाबा माझे लग्नच करू नका मला खूप शिकवा मी गरीबांची सेवा करीन डॉक्टरीन होईन दवाखाना काढीन आपल्या वाड्यात दवाखाना काढता येईल गरीब आजारी लोकांना ठेवता येईल मिशनरी बाया हजारो मैलांवरुन येतात दवाखाने घालतात आणि आम्ही आमच्या देशासाठी काहीच नाही का करू प्रेमा सर्वांनाच गोष्टी साधत नाहीत मला साधतील माझ्या मनात काय काय तरी येत असते कोणाला ते सांगू तू येतेस ना शेतावर चल मी नाही येत का शेतावर काम करणारे महार दूर बसतात ताई दूर वा, दूर वा, मला म्हणतात आणि सुद्धा मला तिकडे जाऊ नकोस असे सांगता मला नाही असे आवडत बिचारे काम करतात आणि पुन्हा आपले दूर आपण फिरायला जाऊ चल शेतावर नकोच चला तुमची काठी आणू चला प्रेमावर रामराव फिरायला गेली सगुणाबाई देव दर्शनाला गेल्या